पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण सदुसष्टावे अलीकडचे काही प्रसंग जाताम शामा रजनी उद्याये उषा व्यळम राणी आयुष्याचे गतदिन ना फिरुनी नेत्रान्ना या क्षतीज दिसते दूरविस्तारले चित्ती राही सलत मधुचे शल्य जे खोळ लगेपो मुंबईत झालेल्या काँग्रेस अधिवेशनाची हकिगत मला वृत्तपत्रावरून समजली तेथील राजकारणाची व राजकीय व्यक्तींची हालचाल समजून घेण्यासाठी मी साहजिकच उत्सुक होतो वीस वर्षांच्या निकट सहवासाने मी काँग्रेसशी इतका निगडीत झालेलो होतो की माझे व्यक्तित्व तिच्या सर्वस्वी विलीन झाले होते आणि केवळ अधिकारपदामुळे उत्पन्न होणाऱ्या संबंधापेक्षा कितीतरी अधिक सामर्थ्यवान अशा अदृश्य बंधनांनी मी त्या थोर संस्थेशी व तिच्यातील हजारो परिचित सहकाऱ्यांशी संबध झालो होतो असे असून देखील अधिवेशनाची हकीकत वाचून मला उल्हास वाटला नाही काही महत्वाचे निर्णय झाले असले तरी एकंदरीत सर्व अधिवेशन निरसच वाटले माझ्या दृष्टीने महत्वाच्या अशा विषयांचा विचार जवळजवळ झालाच नाही मी अधिवेशनाला हजर असतो तर मी काय केले असते असा विचार मनात आला नव्या परिस्थितीचा माझ्या मनावर कोणता परिणाम घडला असता ते सांगता येणार नाही आणि अशा बिकट मुद्यांवर तुरुंगांमध्ये मी डांबलेला असताना मी माझ्या बुद्धीला निर्णय देण्यास तरीका भाग पाडावी बरे त्यावेळी निर्णयाला येण्याची काही आवश्यकताही दिसत नव्हती पुढे उभ्या राहिलेल्या प्रश्नांचा विचार करून माझे धोरण ठरवण्याचा प्रसंग नंतर येणार होताच मग मनातल्या मनातसुद्धा आगाऊच निर्णय देऊन ठेवणे अनावश्यक आणि मूर्खपणाचे ठरले नसते का कारण निर्णय प्रत्यक्ष अंमलात आणण्यापूर्वीच परिस्थितीत कदाचित बदल असता इतक्या लांब अंतरावरून काँग्रेसकडे पाहत असता दोन गोष्टी माझ्या विशेष ठळकपणे लक्षात आल्या एक म्हणजे गांधीजींचे वर्चस्व आणि दुसरं म्हणजे पंडित मालवीय व श्री अणे यांच्या नेतृत्वाखाली जातीनिष्ठांनी केलेला पोंचटविरोध हिंदी जनमनाचा वारकावा ज्यांना नीट कळलेला आहे त्यांना गांधीजींचे अप्रतिरत वर्चस्व हिंदुस्थानात टिकून राहावे यामध्ये आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते हो राजकीय क्षेत्रातील त्यांची सद्दी संपली निदान त्यांची प्रतिष्ठा तरी बरीचशी मावळली अशी कल्पना त्यांना पाण्यात पाहणारे सरकारी अधिकारी व सांदी पडलेले पडलि काही राजकारणी लोक करीत असतात आणि पूर्वापूर्वीच्या शीर्ष्यन पुढे येऊन लोकप्रियतेचा अधिकार अधिकारपीठावर विराजू लागले की अशा लोकांची तारंबळ उडून गांधीजींच्या नव्या उदयाची कारण मीमा हुडकू लागतात गांधीजींची काही मते लोकमान्य झाली म्हणून त्यांना ज्यवढी वर्चस्व लाभले त्याहून कितीतरी पटींनी अधिक वर्चस्व त्यांना त्यांच्या अनन्यसामान्य व्यक्तिमत्वामुळे आले व्यक्तिमत्वाची महती पृथ्वीच्या पाठीवर सगळीकडेच आहे आणि इतर ठिकाणच्यापेक्षा हिंदुस्थानात तर तिला विशेषच महत्व आहे गांधीजींचा राजकारण संन्यास हीच अधिवेशनातील विशेष महत्वाची बाब होती बाह्यातकारी असे वाटले की काँग्रेसच्या व हिंदुस्थानच्या इतिहासाचे एक प्रकरण त्यावेळी संपले परंतु वस्तुता त्यांच्या राजकारण संन्यासाला विशेष महत्व नव्हते कारण त्यामुळे त्यांना प्राप्त झालेल्या महान पदापासून त्यांची सुटका अशाने थोडीच होणार होती त्यांना मिळालेला श्रेष्ठपणा अधिकारपदासारख्या बाह्य उपाधीच्या योगाने प्राप्त झाला नव्हता गांधीजींचा दृष्टिकोन पूर्वी इतकाच आताही काँग्रेसमध्ये प्रतिबिंबत झालेला आढळण आणि उद्या गांधीजींचा मार्ग तिने सोडला तरी देखील काँग्रेसवर व देशावर त्यांची छाप बऱ्याच प्रमाणात पडत राहणारच मग त्यांची तशी इच्छा असो वा नसो त्या जबाबदारीतून त्यांची यापुढे सुटका होणे नाही हिंदुस्थानातील बाह्य परिस्थितीचा विचार करू लागल्यावर गांधीजींचे व्यक्तित्व इतक्या प्रामुख्याने नजरेसमोर उभे राहते की त्याच्याकडे दुर्लक्ष करणे शक्यच होत नाही काहीला बुचकायत पाडू नये म्हणून ते राजकारणनिवृत्त झाले असावेत सरकारशी खटका उडणी अपरिहार्य होईल असा काही वैयक्तिक सत्याग्रह करण्याचा त्यांचा विचार असावा त्याला संबंध काहीच्या प्रश्नाच स्वरूप प्राप्त होऊ नये अशी त्यांची कदाचित इच्छा असल्यघटना मुकरर करण्यासाठी घटना परिषद बोलावण्याची कल्पना काँग्रस्त मान्य केल्या असून मला समाधान झाले घटनेचा प्रश्न सोडवण्याचा दुसरा उपायच नाही व अशा प्रकारची परिषद केव्हा नाकेव्हा तरी बोलवावी लागेलच असे मला वाटत होते ब्रिटिश सरकारच्या संमतीपासून ती भरणे शक्य नाही हे उघड आहे क्रांती तत्पूर्वी यशस्वी झालेली असेल तर मात्र गोष्ट निराळी तथापि सध्याच्या परिस्थितीत ब्रिटिश सरकारची संमती या गोष्टीला मिळणे शक्य नाही हे सुद्धा स्पष्ट दिसत आहे तेव्हा घटना राजकारणाला प्रत्यक्ष स्वरूप येण्यासाठी देशात आवश्यक ते सामर्थ्य निर्माण केल्याशिवाय खरी घटना परिषद भरणे शक्य नाही याचा क्रमप्राप्त अर्थ असा आहे की आमचा राजकीय प्रश्न सुद्धा घटना परिषदेचे राजकारण यशस्वी होईपर्यंत मिटणे शक्य नाही काही काँग्रेस फुडाऱ्यांनी घटना परिषदेची कल्पना मान्य केली असली तरी त्यात मुरड घालून त्यांनी तिला जुन्या थाटाच्या सर्वपक्षीय परिषदेचे स्वरूप आणून दिले आहे प्रमाण जरा घसघशीत एवढाच काय तो फरक पण हा उद्योग अगदी निष्फळ राहणार कारण तेच ते स्वयंश वृद्ध कपि जमतील आणि भांडून घरी जातील जनसमूहामार्फत प्रतिनिधी निवडले जावेत आणि जनतेचा उत्साह व शक्ती परिषदेत प्रतिबिंबित व्हावी हाच एक विचार घटना परिषदेच्या मुळाशी आहे अशी परिषदच खऱ्या नडणाऱ्या प्रश्नांना ताबडतोब हात घालील व तसे झाले म्हणजे नेहमीच्या जातीय चिखलाने भरलेल्या चाकोरीत तिचा गाडा रोतून पडणार नाही या कल्पनेचा सिमला व दिल्ली येथील अधिकाऱ्यांवर झालेला परिणाम पाहण्याजोगा होता अर्धवट अधिकृतरित्या असे जाहीर करण्यात आले की सरकारकडून परिषदेला विरोध होणार नाही ही परिषद म्हणजे नव्या नावाने भरणारी जुनी सर्वपक्षीय परिषद असून तिचे वारा वाजणार हे ठरलेलेच आहे तेव्हा तिच्या योगाने सरकारचीच बाजू सबळ ठरणार असे समजून सरकारने परिषदेची कल्पना मोठ्या दिलदारपणे मान्य केली पण मागाहून त्यांना त्या कल्पनेत दडून बसलेली संकटे व संभाव्यता यांची ओळख पटली असावी कारण नंतर या राजकारणाला सरकारमार्फत जोराचा विरोध होऊ लागला मुंबई काँग्रेसनंतर लवकरच निवडणुकी आल्या काँग्रेसच्या सदनशील राजकारणाविषयी मला मुळीच आस्ता वाटत नसली तरी निवडणुकीकडे मी लक्षपूर्वक पाहत होतो आणि काँग्रेसच्या उमेदवारांना यश यावे असंही मला वाटत होते किंवा खरे बोलावायचे तर विरोधकांचा पराभव होईल अशी आशा मला वाटत होती विरोधकांचे दल म्हणजे अठरा धान्यांचे कटबोळे होते त्यात संधी जातीनिष्ठ पक्षघातकी आणि दडपशाईच्या काळात सरकार धाजिन्या बनलेल्या लोकांचा भरणा होता या बहुतेक लोकांचा धुवा उडेल या याविषयी मला फारशी शंकाच नव्हती पण जाती निर्णयाच्या दुरायात खरे प्रश्न डोळ्याआड झालेले असल्यामुळे या लोकांना जातीय संस्थांच्या सुविस्तृत छपराचा आश्रय घेता आला अशा परिस्थितीतदेखील काँग्रेसला चांगला यश लाभ होऊन बरेचसे चहाडगे पाखडून निघाले हे पाहून मला आनंद वाटला काँग्रेस राष्ट्रीय पक्षाचे धोरण माझ्या मते फारच खेदजनक होते जातीय निर्णयाबद्दलचा त्या पक्षाचा तीव्र विरोध समजण्यासारखा होता पण आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी त्यांनी अतिरेकी जातीय संस्थांशी व अखिल हिंदुस्थानात राजकीय व सामाजिकदृष्ट्या पहिल्या प्रतीच्या प्रतिगामी सनातन्यांशी आणि कुविख्यात अशा राजकारणातील प्रगतिविरोधकांशी देखील सहकार्य केले पण असे अनेक प्रकारचे विरोध असताही काँग्रेसच्या उमेदवारांनी उत्तम यश संपादन केले जाती निर्णयाबाबत काँग्रेसने अंगीकारलेले धोरण विलक्षणच होते परंतु ज्या परिस्थितीत फारसे निराळे धोरण आखणे शक्य झाले नसते पूर्वी तटस्थ वन्यवेळी धोरण ठ्वीत असल्यामुळे ही गोष्ट कमप्राप्त झाली होती परिणामाची दहशत न बाळगता प्रथमापासूनच ताट धोरण ठेवण्यास हवे होते त्यामुळे काँग्रेसची प्रतिष्ठाही वाढली असती पण तसे करण्याचे काँग्रस्त टाळल्यामुळे याप्रसंगी दुसरे तिसरी काही करता येईना जातीय निर्णय म्हणजे बावन कशी खोळचटपणा होता तो अस्तित्वात असतोपर्यंत कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य असंभवनीय होते तेव्हा त्याचा स्वीकार करणे कधी शक्य झाले नसत मुसलमानांना फार सवलती मिळाल्या म्हणून तो त्याज ठरला असे नव्हे मुसलमानांना हव्या त्या सर्व गोष्टी कदाचित निराळ्या मार्गाने देखील देता आल्या असत्या पण वस्तुस्थिती अशी आहे की परस्परांना विरोधी लेखणारे जे गट हिंदुस्थानात ब्रिटिश सरकारने निर्माण केले आहेत ते एकमेकांना मारक ठरून ब्रिटिशांचे वर्चस्व येथे अबाधित राहावे व त्याचाच परिणाम म्हणून सर्व देशाला ब्रिटिश सरकारवर अवलंबून राहणे क्रमप्राप्त होते विशेषतः बंगालमध्ये मुडबर युरोपियन भरमसाठ जागा देऊन हिंदूंचे अतिशय नुकसान करण्यात आले आहे राजकीय कारणासाठी असला अन्य जाती निर्णय काही काळ लोकांनी सहन केला तरी तत्विषयक असंतोष कायमचा धुमसत राहणारच मला तर असे वाटते की जाती निर्णय इतका सदोष झाला ठीक झाले कारण त्याच्या आधारे कोणतीही पक्की व्यवस्था अंमलातांनी अशक्य होऊन बसले या अन्यायामुळे राष्ट्रीय पक्ष व विशेषतः हिंदू महासभा यांच्यामध्ये असंतोष पसरला परंतु जाती निर्णय मान्य करणाऱ्यांच्या मान्यतेप्रमाणे या गटाचा विरोधही ब्रिटिश सरकारच्या विचारसरणीवरच वस्तुता आधारलेला होता त्यामुळे त्यांनी जे विचित्र धोरण तेव्हा स्वीकारले व उत्तरोत्तर आहेत। आहे सरकारला फार पसंद पडेल असेच आहे। ध्यानी मनी स्वप्नी जाती दिसत असल्यामुळे सरकारला लाच चालून अथवा सरकारचे खुशामत करून इष्ट फेरफार करून जाती निर्णय घ्याच्या वेळया आशेनी जिवाळ्याच्या आपला विरोध तौम्य करीत चालले आह याबाबतीत हिंदू महासभिनि तर कमालीच क्लि सरकारची अशा रीतीने वागणे म्हणजे शर्मीची गोष्ट आहे एवढेच नव्हे तर आपल्या धोरणामुळे मुसलमान लोक चिडून आणखी दूर गेल्यावर जाती निर्णय बदलून घेण्याची आशा सुद्धा करण्यास नको ही गोष्ट त्यांना उमगत नसावी असं दिसते राष्ट्रवादी लोकांना मथवणे सरकारला शक्य नाही कारण दोन बाजूंमधील अंतर अफाट आणि हितविरोध फार तीव्र बरे जातीय प्रश्नासारखा संकुचित प्रश्न घेतला तरी हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजातील जातीनिष्ठांना भूष करणे ही सरकारला शक्य होणार नाही तेव्हा कोणाला तरी एकाला जवळ करणे प्राप्त होते म्हणून मुसलमान जातीनिष्ठांना त्यांनी फितवले त्यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य तेच त्यांनी केले ही ठाकठीक बसलेली आणि फायद्याची ठरलेली घडी विस्कटून ते मुसलमानांना काय म्हणून बडकू देतील आणि ते कशासाठी मुडब जातीनिष्ठ हिंदू प्रसन्न व्हावे म्हणून हिंदूंचा गट म्हणून विचार केला तर राजकीयदृष्ट्या ते अधिक पुढारलेले आणि राष्ट्रीय बाबतीत अधिक धामदूम उडवणारे आहेत हीच गोष्ट सरकारच्या मनातून त्यांना उतरवण्यास कारणीभूत होत असते अल्पस्वप जातीय सवलती देऊन हिंदूंचा राजकीय विरोध क्षमवता येईल असे नाही पण मुसलमानांची गोष्ट निराळी आहे थोडी सवलत दिली की काही काळातरी त्यांना गप्प करता येते निवडणुकीमुळे हिंदू महासभा आणि मुस्लिम कॉन्फरन्स या दोन कट्टर प्रगती विरोधक संस्थांचे सगळेच बेंड फुटले त्यांचे उमेदवार व सहाय्यक जमीनदार व सावकार वर्गातले होते कर्ज निवारणाच्या बिलाला कडाकाचा विरोध करून महासभेनी सावकारांच्या हिताविषयी आपण किती लक्ष आहोत ते पटवून दिले आहे। हिंदू समाजावरील हा धनिकांचा कोशेटा म्हणजेच हिंदू महासभा त्यातलाच थोडासा भाग घेऊन त्यात धंदेवाल्या पांढरपेशांची साखर मिसळली की तो झाला प्रागतिक पक्ष कनिष्ठ मध्यमवर्ग राजकीयदृष्ट्यात जागृत झालेला असल्यामुळे या वरिष्ठांची छाप त्या वर्गावर फारशी पडत नाही कारखानदारांचे मूर्केदेखील या महासभावाल्यांपासून फटकून राहतात कारण वाढता उद्योगधंदा आणि तुंबून पडलेली अर्धवट सरंजामदारी यांचे गणगोत्र बरोबर जमत नाही प्रत्यक्ष प्रतिकाराच्या अथवा इतर कसल्याही विस्तवाशी खेळण्याची कारखानदारांची तयारी नसल्यामुळे ते राष्ट्रवादी व सरकार या दोघांच्याही बरोबर गोडी गुलाबीने वागण्याच्या प्रयत्नात असतात प्रागतिक अथवा जातीय गटांची मनधरणी करण्याची फिकिर ते करीत नाहीत धंद्यांची वाढ व नफ्यात बरकत या दोनच गोष्टी मनात बाळगून त्यांचे सार व्यवहार चालत असतात पण मुसलमानांमधील कनिष्ठ मध्यमवर्ग अद्याप जागृत व्हावायचा आहे औद्योगिक दृष्ट्याही ते मागासलेले आहे त्यामुळे सरंजामदारीचे करते आणि सेवानृत्त अधिकारी वगैरे कमालेचे परागतिक लोक त्यांच्या जातीय संस्थांवर अधिकार गाजवत असतात इतकेच तर सर्व मुसलमान समाजावर देखील त्यांची खूपच हुकूमत चालते मुस्लिम कॉन्फरन्समधे सर माजी दिवाण आणि बडे जमीनदार यांची नुसती खिचाखिस झालेली आढळत तरी देखील एकदा चालना मिळाली की त्यांच्या जातींमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य अधिक असल्यामुळे हिंदू जनतेपेक्षा मुसलमान जनता समाजवादाकडे जास्त तडफेने जाईल अशी माझी समजूत आहे साम प्रजसा मुसलमान पांढरपेशा वर्ग शरीरा आणि व बुद्धीने गळाठून गेलेला आहे थोडे देखील कर्तृत्व थो, त्यांच्या ठायी उरलेले नाही त्यामुळे जरट पुढाऱ्यांना हुसकून लावण्याचा धीर त्यांना व्हावायचा नाही काँग्रेसच्या पुढाऱ्यांचा गट राजकीय दृष्ट्या सर्वात पुढारलेला आणि संख्येने मोठा असून देखील तो जनतेच्या तयारीच्या दृष्टीने जरूर त्यापेक्षा अधिक सावधगिरीने पावलं टाकत असतो जनतेपुढे सहाय्यासाठी ते पदर पसरतात पण तिला काय वाटते काय नाही तिला दुखते खुपते गोटे त्याबद्दल ते, ते, ते क्वचितच चौकशी करतात मध्यवर्ती कायदेमंडळाच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस बाहेरच्या नियमस्थ गटांचे सहकार्य मिळवावे म्हणून त्यांनी आपला कार्यक्रम पातळ करण्याची शिकस्त केली मंदिर प्रवेश बिलासंबंधीचे धोरण देखील बदलण्यात येऊन मद्रासमधील कट्टरांना चुचकारण्यासाठी आश्वासने देऊ केली सरळ चढाईचा कार्यक्रम आखून निवडणुकी लढवल्या असत्या म्हणजे जनतेत अधिक उभारी येऊन त्यांचा शैक्षणिक फायदा देखील भरपूर झाला असता काँग्रेसने सलचिन मार्ग पत्कलाच आहे आता कायदेमंडळातील मतनोंदणीच्या वेळी दोन मते अधिक गटवावी या हेतूने राजकीय व सामाजिक प्रगती विरोधकांना अधिकच वाव देण्याचा प्रयत्न होईल आणि काँग्रेसचे पुढारी आणि जनता यांच्यातील भेद मात्र अधिकच वृंदावत जाईल वक्तृत्वाचे गुच्छ कायदेमंडळातील नाजूक साजूक शिष्टाचार पाळण्यात आणि वेळोवेळी सरकारचे दणदनीत पराभव होती, पण सरकार मात्र पूर्वीप्रमाणेच आताही पराभवांची काळी इतकी क्षेती बाळगणार नाही गेली काही वर्षे काँग्रेसने कायदेमंडळावर बहिष्कार टाकला होता तेव्हा सरकारतर्फे असे सांगण्यात येईल की मध्यवर्ती आणि प्रायतिक कायटी मंडळाचे हीच खरी प्रतिनिधी असून त्यांच्याद्वारेच जनतेचे खरे मत प्रदर्शित होत असते परंतु कायदे मंडळात जहाल मताच्या लोकांचे वर्चस्व झाल्याबरोबर सरकारने पगडी फिरवलेली दिसते निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाचा उल्लेख कोणी केला की मतदारसंघ फार लहान होते तीस कोटीपैकी फक्त तीस लक्ष लोकांनाच मताधिकार होता वगैरे वेदांत सरकार सांगू लागते मते नसणारे कोट्यावधी लोक हे एक जात आपल्याच बाजूची आहेत असे सरकार मानत असावे यावर अगदी साधा उपाय आहे सज्ञानांना मताधिकार द्या म्हणजे उरलेल्या लोकांचे मत काय आहे तेही कळून येईल निवडणुकी लगे संयुक्त पार्लमेंटरी समितीचा राज्यघटनेबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला त्यावर पुष्कळ टीका झाली टीकत अनेक प्रकारे असल तरी हिंदी जनतसंबंधी अहवालामधिश्वास व सांशक्ता प्रदर्शित कलि या गोष्टीवरच अनक्कांचा रोख होता असं दिसल आमच्या राजकीय व सामाजिक प्रश्नांकड़ पाहण्याची ही पद्धत मला आवरच वाटली ब्रिटिश साम्राज्यशाहीच धोरण व आमचे राष्ट्रीय हितसंबंध यांच्यामध काही मूलगामी विरोध होता की नव्हता या यापैकी कोणाचा विजय होणार हा खरा मुद्याचा प्रश्न होता आम्हाला स्वातंत्र्य हवे होते की काय ब्रिटिश साम्राज्यशाहीचे धोरण पुढे चालविण्यासाठी सरकारची मात्र अशी इच्छा असावी कारण ब्रिटिश धोरणाला न खोपेल अशा तऱ्हेने वागून आम्ही स्वयंशासनाची योग्यता आपल्या अंगी आहे हे सिद्ध केले आणि ब्रिटिशांबरोबर भलेपणाने वागलो म्हणजे संरक्षण बंधनांचा उपयोग करण्यात येणार नाही असे आम्हाला सांगण्यात येईल पण आम्हाला जर ब्रिटिशांचे धोरण हिंदुस्थानात चालू ठेवायचं असेल तर अधिकाराची सूत्रे आमच्या हाती मिळावी म्हणून एवढी हाका टी करण्याचे कारण तरी काय ओटावा करारापासून आर्थिकदृष्ट्या हिंदुस्थान व्यतिरिक्त कोणत्याही दिशांशी असलेल्या व्यापारात इंग्लंडशी हित झालेली ना नाही हिंदुस्थानातील ब्रिटिश व्यापार मात्र खात्रीनेच वाढला आणि हिंदुस्थानचे जागतिक हित संबंध तेवढे धोक्यात आले असं येथील राजकीय कार्यकर्त्यांचे व व्यापारी लोकांचे मत आहे परंतु वसाहतींच्या बाबतीत विशेषतः कॅनडा व ऑस्ट्रेलिया या देशांच्या बाबतीत उलटा प्रकार घडवून आला त्यांनी इंग्लंडशी खूप घासागीस करून इंग्लंडला बुडवले व आपले हित साधून घेतले असे असून देखील ओटावा करारामुळे निर्माण झालेल्या पायगोव्यातून आपली सुटका करून घेऊन आपले उद्योगधंदे व आपला व्यापार वाढवावा म्हणून त्यांची अव्याळात खटपट सुरू आहेच कॅनडा व ऑस्ट्रेलियामधील लोकांचे ब्रिटिश लोकांशी काही खासगी वयमनस्य आहे म्हणून हे आर्थिक लढे चालू आहेत असेमुळेच नाही आयर्लंडच्या बाबतीत मात्र वैरभाव असल्याचे उघड दिसून येते पण आर्थिक लड़े उत्पन्न होतात याचे खरे कारण हितसंबंधामध्ये विरोध येत जातो हे होय आणि अशा प्रकारचे आर्थिक लढे निर्माण झाले की हिंदुस्थानातील ब्रिटिशांचे हितसंबंध सुरक्षित राहावे याच उद्देशाने संरक्षक बंधनांची अंमलबजावणी होऊ लागते संरक्षक बंधनांचा उपयोग कशा तऱ्हेने होईल याचे एक सौम्यसे उदाहरण नुकत्याच गुप्तपणे शिक्कामोर्तब झालेल्या इंडो ब्रिटिश व्यापारी करारनाम्याच्याद्वारा सरकारने आपणास घालून दिले असत साम्राज्य हे एक कर्ज आहे आणि हे कर्ज देणाऱ्या साम्राज्यवादी सावकरांना जीत राष्ट्र रुपी रुणकोवरील आपले पाश पक्के होता यावेत व त्यांचे हितसंबंध आणि सत्ता सुरक्षित राहावी म्हणून संरक्षक बंधनांची योजना करण्यात आली आहे असे सांगण्यात येत असते आणि एकोणीसशे एकतीसच्या एक दिल्लीतहाप्रमाणे हिंदुस्थानच्या हिताची अशी संरक्षक बंधने मान्य करण्यात आली होती अतएव गांधीजी व काँग्रेस यांना संरक्षक बंधनांची कल्पना मान्य असल्याचे दिसून येईल असे एक विचित्र तर्कशास्त्र सरकार पुढे मांडत असत सापक्षतया पाले असता व्यापारविषयक कोटावा करार व संरक्षक बंधनी या क्षुल्लक महत्वाच्या गोष्टी आहेत हिंदुस्थानी जनतेवर ज्या राजकीय आर्थिक नियंत्रणाच्या फासण्या टाकून गत व वर्तमान काळात या देशाची पिळवणूक करण्यात आली त्या फासण्या कायम टिकवण्यासाठी जे अनेक उपाय करण्यात येत आहेत तच अत्यंत महत्वाचे आह ही उपाययोजना आणि ही संरक्षक बंधनी जोपर्यंत टिकून आह तोपर्यंत कोणत्याही प्रकारची खरी प्रगती होणे अथवा सनच्छिर मार्गाने कोणत्याही तऱ्हेचा फेरबदल घडवून आणणे शक्य नाही प्रगतीसाठी कसलाही प्रयत्न करू म्हणले तरी संरक्षक बंधनाचे तट वाटे ताडवे येऊन सनच्छिर मार्ग कुचकामाचे आहेत हीच गोष्ट सिद्ध होणार राजकीय स्थितंतराच्या दृष्टीने विचार केला तर फेडरेशनने युक्त अशी राज्यघटना म्हणजे शुद्ध दुळफेक आहे सामाजिक आर्थिक दृष्टीने तर तिचा विचार करण्याची सोयच नाही या राज्यघटनेच्याद्वारा समाज सत्तावादाचा मार्ग जाणून बुजून बंद करण्यात आला आहे बाह्यातकारी पुष्कळच्या सत्तेने दान केल्याची बतावणी चाललेली असली तरी महत्वाचे असे कोणतेही काम करण्याची सत्ता हिंदुस्थानला मिळालेली नाही सगळी खरी सत्ता ब्रिटिशांच्या हातीच राहिली आहे त्यांच्या शिरावरील जबाबदारी मात्र खाली उतरली अरे रावी नागडेपणा जागता यावा म्हणून इथप्पा ठेवलेले नाही झपाट्याने बदललेल्या परिस्थितीशी मिळते घेता यावे म्हणून राज्यघटनेमध्ये कमालीचा लोचिकपणा असणे हल्लीच्या काळी आवश्यक आहे ही गोष्ट सर्व लोक जाणतात तत्काळ निर्णय घेता आल पाहिजि व त्यांची ही आली पाहिजे आधुनिक जगाचा गाडा सुयंत्रितपण हाकता येईल इतके सामर्थ्य काही थोड्या पाश्चात्य देशात हल्ली चालू असलख्खा लोकशाहीच्या अंगी आहे की नाही याविषयी शंकाच वाटत पण हिंदुस्थानला दवू कलि राज्यघटनेच्या बाबतीत हा प्रश्नच उद्भवत नाही कारण जनतनि कसलीही जवळ करू नये म्हणून तिला बुद्धीपुरस्तर खोड्यात अडकवल असून सोहोनकडच्या दारा खिडक्यांना टाळ ठोकण्यात आल आमच्यासाठी पाठविल या गाडीला सर्व ब्रक्कच आह मोई नाहीच लष्करी कायद्याचा विचार मनात सदोदित चघळत बसणाऱ्या लोकांनीच ही राज्यघटना तयार कलि आह लष्करी कायद्याच शस्त्र हातातून काढून घेतली म्हणजे आपली इतिश्री होईल अशी भीती सर्वस्वी दंडशक्तीवर विसंबून राहणाऱ्या लोकांना सदैव वाटत असत हिंदुस्थानातील अत्यंत नक्मस्त व राजकीयदृष्ट्या प्रगतीविरोधी अशा गटांनीसुद्धा प्रतिगामी राज्यघटना अशी तिची संभावना कली आहा यावरून तिच्यामुळे स्वातंत्र्याचा लाभ कितीचा होईल ते कळून येईलच सरकारचा सनातन कार्यकर्त्यांना मात्र टीका करताना तोंडात थोडीशी लाळ गोटणे भागच पडले इतरांचा निषेध अधिक खनखणीत होता या राज्यघटनेविषयक सूचनांमुळे हिंदुस्तानला ब्रिटिश वर्चस्वाखाली आणणाऱ्या जगनियात्याच्या अचाट बुद्धिमत्तेवर अखंड विश्वास ठेवणे प्रागतिकांना सुद्धा जराजड पडू लागली आहे त्यांनी खूप जोराचा निषेध केला परंतु वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून आणि सरकारच्या गोडगोड थापांना भुरळून जाऊन अहवालात व बिलात वसाहतीचे स्वराज्य असे शब्द नाहीत या मुद्यावरच त्यांनी आपले सर्व रक्त आटवले या, या शब्दासंबंधी मोठाच गोंगाट माजून राहिला होता पण सॅम्यु होअर यांनी त्यासंबंधी काही गुळपापडीच्या वड्या थापल्यावर त्यांचा राग झाला असावा वसाहतीचे स्वराज्य म्हणजे अज्ञात भविष्यकाळामध्ये विकास एक केवळ कल्पना असेल जेथे आपणाला कधी पोचता नाही अशी ती अप्राप्यभूमी असेल कसेही असो आपल्याला तिच्याविषयी कल्पनाचित्रे रेखाटून त्या आनंदभुवनाविषयी कावेतरी रस्ता येतील ना ब्रिटिश पार्लमेंट व ब्रिटिश लोक यांच्याविषयी मनात किंतू असल्यामुळेच हो की काय तेज तेजबहादूर सप्रू आता राजाला शरण गेले असून या विख्यात कायदे पंडितांनी एक नवलाईचे राज्यघटनाविषयक तत्व प्रतिपादन केले आहे हिंदुस्तानसाठी ब्रिटिश पार्लमेंट अथवा ब्रिटिश लोक काही करत अथवा न करत हिंदुस्तानच्या रयतेच्या हिताची आणि हिंदुस्तानची सुरक्षितता व उत्कर्ष यांच्याविषयीची आस्था वाळगणारा राजा त्या सर्वांच्या शिरावरही ही गोष्ट लक्षात असू द्या हे किती सुखदायक तत्वज्ञान आहे पहा त्याचा स्वीकार केला की के राज्यघटना कायदेकानून राजकीय व सामाजिक स्थित्यंतरे यांच्यासंबंधीच्या तापदायक विचारांची बगबगच उरत नाही तथापि राज्यघटनेला प्रागतिकांचा जो विरोध होता त्याचा जोर त्यांनी कमी केला आहे असे ध्वनित करणे योग्य होणार नाही सध्याची परिस्थिती किती दुर्घट असली तरी या व्याध्याने धाडलेल्या घोड्याची त्यात आणखी भर पडाव्यास नको असे त्यांच्यापैकी बहुतेकांनी ठणकावून सांगितले आह इतक्या ठणकावून सांगितल्यानंतर पुढे आणखी काही कराव तर ते त्यांच्या श्रुतींच्या विरुद्ध वर्तन घडणार पण निसंदिगपणे स्पष्टपणे ठणकावून बजावून आपले मते सांगत राहतील याबद्दल मात्र शंका बाळगण्याच काही कारण नाही एका जुन्या वचनाची नवी सुधारलेली आवृत्ती त्यांनी आपली ब्रीद वाक्य म्हणून समजण्यासारखंच नाही पहिल्याच खेपला यश मिळाले नाही तर फिरून एकवार वार रडून पहा इंग्लंडमध्ये मजूर पक्षाचा विजय होऊन मजूर मंत्रिमंडळ स्थापन झाले तर काहीतरी होईल असा प्रागतिक पुढाऱ्यांचा व काँग्रेसमधील काही लोकांचा देखील विश्वास असावा ब्रिटनमधील पुढारलेल्या गटांचे सहाय्य मिळून अथवा मजूर मंत्रिमंडळ स्थापना झाल्याचा फायदा घेऊन हिंदुस्तानने आपली प्रगती करावी यात खरे पाहिले तर वाईट काय आहे पण आपले भाग्य इंग्लंड फिरवी आणि मग आपण चुकी होऊ अशा दुबळेपणाने विसंबून राहिलो तर प्रतिष्ठेला कमीपणा येऊन राष्ट्राभिमानाला काळीमा लागतो बरे प्रतिष्ठेचा प्रश्न बाजूला ठवला तरी त्यात व्यवहारी शहाणपणाचाही भाग दिसत नाही मजूर पक्षाकडून ना आपल्याला महादान मिळेल अशी अपेक्षा आपण का करावी आतापर्यंत दोन मजूर मंत्रिमंडळ स्थापन झाली त्यांनी हिंदुस्थानला कोणती बक्षिसे दिली ते आपण जाणतोच आहोत रॅमसे मॅक्डॉनल्ड मजूर पक्षातून फुटले पण उरलेल्या सहकाऱ्यांच्या मनोरतीतही फारसा पालट झाल्या दिसत नाही एकोणीसशे चौतीस ऑक्टोबरमध्ये साउथ पोर्ट येथे भरलेल्या मजूर पक्षाच्या अधिवेशनाच्या वेळी हिंदुस्थानात पूर्ण स्वायत्ता प्रस्थापित करण्यासाठी स्वयंनिर्णयाच्या तत्वाची ताबडतोब अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे असे निश्चित मत व्यक्त करणारा एक ठराव श्री व्ही के कृष्ण मेनन यांनी मांडला होता तो परत घेण्यात यावा म्हणून मिस्टर आर्थर हिंडरसन यांनी गळ घातली आणि हिंदुस्थानच्या बाबतीत स्वयंनिर्णयाच्या धोरणाची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करील असे आश्वासन देण्याचे त्यांनी साप ना नाकारले शक्य झाले तर हिंदुस्थानातील सर्व गटांशी विचारविनिमय करावा असे धोरण आपण पन स्पष्टपणे जाहीर केले आहे एवढ्या आणि प्रत्येक व्यक्तीचे समाधान वास्तविक व्हाव्याच पाहिजे असे ते म्हणाले पण समाधान होण्यास थोडी अडचण येत होती तीही की पूर्वीच्या मजूर मंत्रिमंडळांनी व राष्ट्रीय मंत्रिमंडळांनी नेमके हेच धोरण आखले होते व त्याचा परिणाम मंडलाकार परिषद शुभ्र संयुक्त समितीचा अहवाल आणि सरतेशेवटी हिंदी राज्यघटनेचा कायदा अशाक्रमाणे होत असतो असा इतिहासाचा दाखला आमच्या पुण्यात होता साम्राज्यविषयक धोरणाच्या बाबतीत इंग्लंडमधील हुजूर व मजूर पक्षात मुळीच अंतर नाही ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे खुद्द मजुरांची मते अधिक प्रगत असली तरी स्वतः स्थितीप्रिय पुढाऱ्यांच्या मुठीत आहेत परिस्थिती जपाण्याने बदलत आहे तेव्हा मजूर पक्षातील जहाल दलाचे सामर्थ्य कदाचित वाढेलही पण कुठेतरी दुसरीकडे घडणाऱ्या संभावित स्थितअंतरावर विसंबून राष्ट्रीय व सामाजिक चवळी मुकाड्याने हातापायांची गुंडाळी करून राहिल्या असे कधीच घडत नाही ज्या ब्रिटिश मजूर पक्षावर आमचे प्रागतिक लोक विसंबून राहिले आहेत तो समजा अधिक जहाल वडला व त्याने इंग्लंडमधे समाजवादी कार्यक्रम अंमलात आणला तर येथील नेमस्त आणि प्रागतिक गटांची अवस्था काय होईल त्यांच्यापैकी बहुतेक लोक इरसा आहेत मजूर पक्षांनी अंमलात आणलेली सामाजिक व आर्थिक स्थित्यंतरे त्यांना आवडणार नाहीत व ती येथे सुरु की काय अशीही त्यांना बागबुग वाटू लागेल ब्रिटिशांच्या संबंधाबद्दल त्यांना वाटणाऱ्या प्रेमाची गंगा कदाचित राजापुरी गंगा ठरून ती आटू ने जाईल कारण मग ब्रिटिश संबंध म्हणजे सामाजिक उलता पालणींची निशाणी झोन बसणार आणि ज्या माझ्यासारख्या व्यक्तींना राष्ट्रीय स्वातंत्र्य म्हणजेच ब्रिटिश संबंधाची समाप्ती हवी आहे त्यांची मते बदलून समाजवादी ब्रिटनशी निकट संबंध असावेत असंही वाटू लागेल ब्रिटिश लोकांबरोबर सहकार्य करण्यास वस्तुता आमच्यापैकी कोणाची हरकत नाही आम्हाला त्यांची ती साम्राज्यशाही थोडी नको ती नष्ट झाली की सहकार्याचा मार्ग खुला झालाच मग नेमस्तांची वाट काय हा देखील अगम्य अशा ईश्वरी लिलेचाच एक आविष्कार आहे असे समाधान ते मानून घेतील असा रंग दिसतो मंडलाकार परिषद आणि फेडरेशनची सूचना यांच्यामुळे हिंदी संस्थानिक मात्र खूपच आघाडीला ढकलले गेले त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाविषयी कट्टर हुजूर जी आस्था प्रदर्शित केली तिच्यामुळे त्यांना नवीन ह्रूफ वा आहे इतक्या सडळ हाताळणी त्यांच्यावर पूर्वी कधीच मनाचा वर्षाव झालेला नव्हता पूर्वी ब्रिटिश रेसिडेंटनी डोळ्याने नुसते खुनावले तरी त्याच्याविरुद्ध जाण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती आणि हिंदुस्थान सरकार तर अनेक राजे महाराजांना उघडउघड तुच्छतेने वागवित असे त्यांच्या राज्यकारभारातही सरकार नेहमी ढोळाढवळ करी अनेक प्रसंगी सरकारचे धोरण योग्यच असे म्हणा आणि आज देखील सरकारने संस्थानिकांना कर्जाऊ दिलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमार्फत अनेक संस्थानांवर ब्रिटिश सरकारचीच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या हुकूमत चालत असते पण मिस्टर चर्चिल आणि लॉर्ड रॉझर मियर यांनी चालवलेल्या चळवळीच्या धाकाने हिंदुस्तान सरकार जरासे हादरले असून संस्थानिकांच्या निर्णयात ढोळाढोळ हो करताना ते जरा सावधगिरी बाळगू लागले आहे उलट संस्थानिक मात्र जरा घुर्मिनेच बोलू लागल दिसतात हिंदी राजकारणावरील हे बाह्य समजून घेण्याचा मी प्रयत्न चालवला होता पण मनात असा विचार येई की या सगळ्या बाह्यातकारी गोष्टी आहेत आपण अंतरंगाकडे पाहिले तर किती खेदजनक प्रकार दृष्टीस पडतील हरतऱ्याच्या स्वातंत्र्याची गळचेपी कल्पनातीत हालापेष्टा व नैराश्य प्रतिष्ठेचा दुरुपयोग आणि अनिष्ट वृत्तींना उत्तेजन हेच प्रकार परिस्थितीच्या अंतरंगात सुरू आहेत शेकडो लोक तुरुंगात पडले आहेत वर्षानुवर्ष या तरुण मुलांची श्रद्धे झिजत आहेत अंतकरणे भग्न होत आहेत त्यांच्या कुटुंबातील मंडळींची मित्रसोकियांची व हजारो इतर लोकांची मणे द्वेषाने माखून जात असून पाशवी शक्तीपुढे हतवळ ठरणाऱ्या आपल्या धुबळेपणाच्या व अपमानाच्या भावनांम्ळ त्यांची अंतकरणी पिचून चालली आह शांतत्या चा काळातदेखील अनेक संस्थांना बकायदा ठरविण्यात येत असून निर्वाहण्याचिकार आणि शांतता प्रस्थापनेच कायदे ही सरकारी शस्त्रागारातील कायमची हत्यारे होऊन बसली आह सी कस्टम अॅक्टच्याद्वारा पुष्कळशा पुस्तकांना अन बंदी करण्यात येत आह अथवा ती जप्त होत आह घातूक वाङ्मय कोणाजर सापडल तर त्याला जबरदस्त शिक्षा होण्याचा संभव असतो सध्याकाळच्या आर्थिक व राजकीय परिस्थितीसंबंधी स्पष्टोद्गार काढली अथवा रशियातील सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीविषयी अनुकूल शब्द लीले तर लगेच नियंत्रक डोळे वटारत रशियात स्वतः जाऊन आल्यानंतर रवींद्रनाथ टागूरांनी लिलला एक लेख प्रसिद्ध केला म्हणून बंगाल सरकारने मॉडर्न रिव्यूला तंबी दिली आणि हिंदुस्तानच्या दुय्यम चिटणीसांना पार्लमेंटमध्ये तत्संबंधी असे उद्गार काढले की हिंदुस्थानातील ब्रिटिश राजोटीबद्दल विपरेस्त विचारसरणी त्या लेखात व्यक्त झाली असल्यामुळे संपादकांना समज देण्यात आली ब्रिटिश राजवटींनी काय ध्वज लावले ते ठरविण्याची सगळी कायती अक्कल नियंत्रकालाच आहे आमचे मत विरुद्ध असता कामा न व ते आम्ही व्यक्तही करता उपयोगी नाही डलबिन सोसायटी ऑफ फ्रेंड्स या संस्थेला रवींद्रनाथांनी पाठविलेला संदेश देखील सरकारला आक्षेपा वाटला सांस्कृतिक बाबतीत विशेष लक्ष घालणारे आणि राजकारणापासून जाळून बजून दूर राहणारे हिंदुस्थानला वंद्य आणि सदा जगतात मन्य असे जे ऋषीतुल्य रवींद्रनाथ त्यांचीही अशी मुस्कट डावी मग सामान्यजन म्हणजे कोणत्या धडाचा पाला आणि या प्रत्यक्ष लडपशाहीपेक्षा देखील तिच्यामुळे जे भीतीचे वातावरण निर्माण होते ते फार विषारी असते अशा परिस्थितीत वृत्तपत्र व्यवसायात निर्भीडपणे बोलण्याची व इतिहास अर्थशास्त्र राजकारण अथवा चालू घडामोडीसंबंधी यथार्थ विवेजन करण्याची गोष्टच बोलावयास नको राज्यघटना आणि जबाबदार सरकार वगैरे गोष्टींचे देवक बसवण्यास ही फारच शुभवेळ आहे म्हणावायाच सध्या सर्व जगभर विचारमंथन चालू असून विद्यमान परिस्थितीविषयी अस्पष्ट पण फार तीव्र आणि सखोल असे असमाधान सर्वत्र फैलावले आहे ही गोष्ट प्रत्येक बुद्धिमंताला ठाऊक आहे दूरपरिणामी स्थित्यंतरे आपल्या दृष्टीसमोर घडून येत असून भविष्य काळाला कसाही घाट येत असला तरी तत्वज्ञानांच्या समाजवेत्यांच्या आणि अर्थशास्त्रांच्या पक्षपातीविरहित ज्ञानचक्षुंनाच केवळ आकलन होईल इतके त्याचे स्वरूप आता अगम्य राहिल नाही भविष्यकाळाचे स्वरूप कसे असावे हा सर्वांच्या जिवाळ्याचा प्रश्न होम बसला आहे तेव्हा कार्यप्रवृत्त झालेल्या निरनिराळ्या समाजशक्तींचा विचार करून स्वतःचा पंथ निश्चित करण हि प्रत्यक्क व्यक्तीचे कर्तव्य ठरत एक जग संपून दुसरे जग जन्माला येत आह कोणत्याही ये प्रश्नाचे उत्तर द्यावायचे असल तर त्या प्रश्नाचे स्वरूप प्रथम समजले पाहिजे म्हणून उत्तर शोधून काढणे इतकेच आपल्यापुढील प्रश्न समजावून घेणे देखील अगत्याचे आह आमच्या राजकारण विषाराजांचे जागतिक घडामोडींविषयीचे अज्ञान अथवा अनास्था आश्चर्यकारक आणि खेदजनक आहे अधिकारी वर्गापैकी बहुतेक सुद्धा हे अज्ञान आढळून येत असावे कारण सिव्हिल सर्व्हिसमधील नोकर आपल्याच डबक्यात सुखाने डराव करीत विहारत असतात अगदी वरचे अधिकारी आहेत त्यांना तेवढा या प्रश्नांचा विचार करावा लागत असेल कारण जागतिक घडामोडींचे निरीक्षण करूनच ब्रिटिश सरकारला आपले धोरण आखावे लागते हिंदुस्तानवरील ताबा व हिंदुस्तानचे संरक्षण या दोन गोष्टींची छाप ब्रिटिशांच्या राष्ट्रीय धोरणावर बऱ्याच अंशाने पडत असते ही जगजाहीर गोष्ट आहे पण जपानी साम्राज्यशाही सोवियट रशियाचे वाढते सामर्थ्य सिन कियांगमध्ये रशिया जपान व इंग्लंड यांची सुरु असलेली कारस्थाने अथवा मध्य आशिया अफगाणिस्तान व परशिया या देशांमधील घडामोडी या सर्वांचा हिंदी राजकारणाशी फार निकटचा संबंध आहे या गोष्टींचा आपल्या देशातील कितीशे राजकीय बुडारी विचार करीत असतील मध्य आशियातील उपस्थितीचा शह काश्मेला बसत असल्यामुळे ब्रिटिश धोरणाचे व स्वसंरक्षणात्मक हालचालींच एक केंद्रस्थान बनून राहिले आह याहीपक्षा जगात होत असणाऱ्या आर्थिक घडामोडी फार महत्वाच्या आह एकोणीसाव्या शतकातील पद्धतीची कवाच इतिश्री झाली सध्या जगाला त्या काळचे सिद्धांत लागू पडत नाहीत ही गोष्ट आपण ध्यानात वागवावयासावी मागच्या पायरी पुढच्या पायरीवर पाय टाकावायचा ही हिंदुस्थानात फैलावलेली कायदे पंडिती वृत्ती निरुपयोगी ठरली आहे कारण मागच्या पायऱ्या आहे आहेतच कुठे बैलगाडी रुळावरून पिटाली म्हणून काही तिला आगगाडी म्हणता येणार नाही तिचे दिवस संपले ती होळीच्या लाकडाचा जमा केली पाहिजे रशियाच्या बाहेर देखील नवोपक्रमांची व अपूर्व अशा फेरबदलाची भाषा सुरू आहे भांडवलदारी पद्धती कायम ठेवण्याची पूर्ण इच्छा असूनही अतिरिक्त सत्ताप्राप्त झालेल्या वर्गाला खच्ची करून सत्ताशून्य लोकांचा उद्धार करण्याची भाषा रुझवेल्ड बोलत आहे त्याला यश येईल अथवा न येईल परंतु त्याची धडाडी व चाकरीतून आपल्या देशाचा गाडा बाहेर खेचून काढण्याची त्याची इच्छा अमान्य करता यावायची नाही धोरण बदलण्याची अथवा आपल्या चुका कबूल करण्याची त्याला जास्ती वाटत नाही इंग्लंडमध्येही मिस्टर लॉईड जॉर्ज यांनी आपल्या नवोपक्रमाची ध्वजा फडकवली आहे हिंदुस्थानात देखील अनेक नवोपक्रम व्हावायास पाहिजेत जाणण्यासारखे होते ते सर्व पूर्वात जानले आहे आणि करण्यासारखे होते ते सर्व पूर्वीच केले आहे ही वृत्ती आत्मघातकी आणि आसरटपणाची ठरेल अनेक प्रश्न आपना सोडवायचे आहेत तेव्हा मन खंबीर करून आपण करायला आरंभ केला पाहिजे जनतेच्या स्थितीत उत्तम प्रकारची सुधारणा घडवून आणणे जर सध्याच्या सामाजिक आणि आर्थिक पद्धतीला शक्य होत नसेल तर ती पद्धती जिवंत ठेवावी तरी कशाला तशी सुधारणा घडवून आणेल अशी दुसरी एखादी पद्धती उपलब्ध आहे काय केवळ राजकीय स्थितांतर घडवून आणले म्हणून समाजात आमूलाग्र फरक घडून येणे शक्य होईल काय अत्यंत इष्ट अशा प्रकारच्या स्थितांतराच्या मार्गात जर वरिष्ठ वर्गाचा अडथळा होत असेल तर जनतेला तशीच विपत्तीत व दारिद्र्यात खितपट ठेवून वरिष्ठ वर्गांच्या हितसंबंधाचे रक्षण करीत बसणे योग्य कसे ठरेल त्यांच्या अशी करणे शक्य झाले तर ते हवेच आहे समिटाच्या न्याय अन्यायपणाबद्दल मतभेद होतील पण अशा समिटाची आज जरुरी आहे हा समेट म्हणजे अर्थातच एका वरिष्ठ वर्गाचे उच्चाटन करून त्याच्या जागी दुसऱ्या वरिष्ठ वर्गाची प्रस्थापना करणे नव्हे शक्य व इष्ट असेल तेथे योग्य भरपाई द्यावी कारण भरपाईच्या रकमेपेक्षा लढा झाला असता लागणारा पैसा कितीतरी पटींनी अधिक असणार परंतु वरिष्ठ वर्ग अशा समेटाला तयार होत नाहीत अशीच दुर्दैवा आणि इतिहासाची शिकवणूक आहे ज्या वर्गाचे समाजातील कार्य संपलेले आहे ते अतिशय मट्ट होत जातात आणि बसेन तर अंबारीत नाही तर धुळीत अशा ठेवल्यामुळे ते धुळीलाच मिळाल्याचे दाखले दिसून येतात खासगी मालमत्तेची जप्ती वगैरे सारखे शब्द भरमसाटपणे वापरले जात आहेत पण वर्तमान सामाजिक घटनेमध्ये जप्तीची पद्धती सरसकट सुरुच नाही का ती बंद व्हावी यासाठी तर समाजात फेरबदल करावायचा आहे मजुराच्या श्रमफलाचा अपहार अथवा जप्ती हरघडी होत असते खंड अथवा सारा भरमसाट प्रमाणात वाढवून शेतकऱ्यांच्या जमिनी सरते शेवटी गिळणकृट पूर्वी अखिल समाजाच्या मालकीच्या जमिनी व्यक्तींनी बळकावल्या व त्यांचे रुपांतर मोठमोठ्या खाजगी जमिनीत झाले स्वतःचा तुकडा कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीदेखील अशाच प्रकारे नाशा झाल्या सध्याची समाजपद्धती अपहाराच्या पायावरच आधारलेली असून अपहारृती जगत आहे यातून मार्ग काढण्यासाठी उत्पन्नावरील कर मृत्यू कर वगैरेसारख्या ज्या उपाययोजना समाज करीत असतो त्या देखील जप्तीच्या स्वरूपाच्या आहेत कर्जाओ घेतलेल्या अवाढाव्या रकमा रशिया सरकारनेच नव्हे तर इतर राष्ट्रांनीही नाकारल्याची उदाहरणे नुकतीच घडून आलेली आहेत त्याचे अगदी ठळक उदाहरण म्हणजे ब्रिटिश सरकारने नाकारलेले अमेरिकेचे कर्ज होय हा कित्ता हिंदुस्थानपुढे ठेवणे किती भयंकर आहे नाही तथापि अशा तऱ्हेने केलेली जप्ती अथवा अपहार मूलभूत प्रश्न सोडविण्याच्या कामी फारच थोड्या प्रमाणात उपयोगी पडतो नव समाजाची रचना करायची असेल तर अपहाराचे समूळ उच्चाटन करावयास हवे सध्याची परिस्थिती बदलण्याचा उपाय शोधताना अशा बदलापासून भौतिक व आध्यात्मिक नुकसान किती पोहोचेल त्याची घनती केली पाहिजे केवळ तात्पुरत्या लभ्याशाकडे दृष्टी देऊन चालणार नाही आपण ज्या पद्धतीचा स्वीकार करतो तिच्या योगाने भौतिक व आध्यात्मिक अशा दोन्ही तऱ्हेच्या मानवी सुखात व प्रगतीत सरते शेवटी किती भर पडेल त्याचा अंदाज करणे जरूर आहे परंतु ही मोजदात करताना सद्यस्थिती न बदलल्यामुळे होणारे अपरिमित नुकसान आशाभंग झालेले व अनिष्ट मार्गाला लागलेले जीव उपासमार्ग हा अपेष्टा आणि आध्यात्मिक व नैतिक अधोगती यांची देखील नोंद व्हावी असावी वर्षाकाठी येणाऱ्या पुराप्रमाणे सध्याची ही आर्थिक पद्धती असंख्य लोकांना जीवे बुडवून मृत्यूसागराकडे ओढून नेत आहे गाडग्या मडक्यांनी पाणी उपसून काढून हा पूर थांबवणे अथवा संकटग्रस्त लोकांना वाचविणे शक्य नाही त्यासाठी बंधारे झभारले पाहिजेत कालवे खणले पाहिजेत आणि पाण्याच्या संवारक शक्तींना लगाम घालून त्यांना मानवी हितासाठी राबविले पाहिजे समाजसत्तावादाला इष्ट वाटणारे स्थित्यंतर चार दोन कायदे तडकाफडकी मंजूर करून घडवून आणता येणार नाही ही गोष्ट स्पष्ट आहे परंतु काही मूलभूत कायदे व त्यांची अंमलबजावणी करण्याचे सामर्थ्य ही प्रगतीची दिशा नक्की करण्यासाठी व नव्या समाजरचनेचा पाया आखण्यासाठी आवश्यक असतात आपना जर समाजरचनेची प्रचंड इमारत उठवायची असेल तर नशिबावर हवाला ठेवून चालणार नाही थपकत थपकत काम चाललेच आहे व मध्यंतरीच्या काळात उभारलेली इमारत डासवून पडतेच आहे अशा प्रकारे काम करून निभावं लागणार नाही मार्गातील प्रचंड अडथळे दूर सारले पाहिजेत लुबाडणे हे ध्येय नसून पुरवठा सध्याची चंचन घालून स्मृती निर्माण करणे हे आपले ध्येय होय परंतु ते साध्य करून घेताना समाजाची प्रगती कुंठित करणाऱ्या मार्गावरील आड आडकाठ्या आणि स्वार्थरुपी सराटे उडवून लोटून टाकावे असावेत आणि आमची आवडनिवड अथवा न्यायाची कल्पना यांचा विचार करून हा नवा मार्ग आखण्यात येणार नाही तर जो आर्थिकदृष्ट्या योग्य बदलत्या परिस्थितीची जुळता प्रगतिक्षम व अधिकाधिक अजिक लोकांना कल्याणप्रद असा ठरेल तोच मार्ग पसंत येईल मात्र हितसंबंधात विरोधीनी अपरिहार्य दिसते दोघांनाही कल्याणप्रद असा मध्यम मार्ग उपलब्ध झालेला नाही म्हणून कोणत्या गटात जावायचे ते प्रत्येकाने ठरवून ठेवावे परंतु ते ठरविण्याच्या आधी आपण परिस्थिती समजावून घेणे आवश्यक आहे समाजवाद भावनेला पट्टो एवढ्याने भागणारा नाही वस्तुस्थिती पूर्वोत्तर पक्ष आणि तपशीलवार टीका यांच्या कसोटीवर घासून तो आपण आपल्या बुद्धीला पटविला पाहिजे पाश्चात्य देशात अशा प्रकारचे वाङ्मय उबलक निर्माण झाले आहे परंतु हिंदुस्थानमध्ये अशा वाङमयाचे दुर्भिक्ष असून अनेक चांगल्या चांगल्या ग्रंथांना या देशात मज्जाव करण्यात येतो परंतु इतर देशातील पुस्तके वाचली म्हणजे सर्व संपले असे नव्हे समाजवाद हिंदुस्थानात प्रस्थापित करावा याचा तर हिंदुस्थानातील परिस्थितीला अनुलक्षणच त्याची मांडणी होणे जरूर असल्यामुळे हो देशातील परिस्थितीचा सखोल असा अभ्यास होणे अवश्य आहे असा अभ्यास करून तपशीलपूर्वक योजना आखणारे तज्ज्ञ आपणास मिळाले पाहिजेत परंतु दुर्दैवाने आमच्या बहुतेक तज्ज्ञांच्या पायात सरकारची अथवा निम सरकारी विश्वविद्यालयाची रुपेरी बेडी अडकली असल्यामुळे त्यांची मजल फार लांबवर जात नाही समाजवाद प्रस्थापित करण्यास केवळ बौद्धिक तयारी पुरेशी नाही इतर सामर्थ्य जमविले पाहिजे तथापि बुद्धीचे पाठबं असल्याशिवाय विषयाचे बिनचुका होणार नाही व प्रचंड अशी चळवळी आपणास उभारताच यावायची नाही सध्याच्या घडीला हिंदुस्थानात शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न होऊन बसला असून त्याचे महत्व पुढेही कदाचित तसेच राहील परंतु त्या प्रश्नाच्या खालोखाल उद्योगधंद्यांचे महत्व असून ते सारखे वाढत आहे शेतकऱ्यांचे राज्य हे आपले ध्येय की काम करण्याचे राज्य हे आपले ध्येय आपल्या देशात शेतकीचे वर्चस्व हे राहणारच परंतु आपण उद्योगधंद्यांची सुद्धा प्रगती केली पाहिजे असं मला वाटते आमच्याकडील पहिल्या प्रतीच्या कारखानदारांच्या कल्पना देखील कमाली ज्या आहेत त्यांची भांडवलच्याही सुद्धा अद्ययावत नाही जनसमुदाय इतका दरिद्री आहे की तो कधी काळी आपला गिराईक बनेल असे त्यांना वाटत नसल्याकारणाने मजुरी आढावा अगर कामाचे तास कमी करा असे म्हटले की ते दातोट खाऊ लागतात अलीकडे कापडकिरण्यातील कामाचे तास दहावरून नवावर आले आहेत ही सबब पुढे करून अहमदाबादच्या गिरणी मालकांनी उक्ते काम करणाऱ्या कामगारांसकट सर्वांचीच मजुरी छाटली आहे म्हणजे कामाचे तास कमी झाल्याबरोबर प्राप्ती कमी झाली व त्यामुळे आधीच निकृष्ट असणाऱ्या राहणीचे मानही उतरले गिरण्यांमधून यंत्र सुधारणा झपाट्याने होत चालली असून त्यामुळे मजुरावरील कामाचा बोर्जा व त्यांची श्रम वाढत आहे त्यांच्या मजुरीत मात्र त्या प्रमाणात वाढ होत नाही औद्योगिक क्षेत्रातील सर्व दृष्टिकोनच अत्यंत पुराणा असा आहे सापडली की मालक गडगंजना नफा मिळवतात पण मजुराला मात्र तसा आच रकडात ठेवतात आणि बाजारभाव पडले की पगार कापल्या कारखाने चालविणे शक्य नाही अशा बयादीही मालकवर्ग सांगू लागतो त्यांना सरकारकडून मदत मिळते इतकेच नव्हे तर मध्यमवर्गाची देखील सहानुभूती बहुधा त्यांच्याच बाजूला असते परंतु एकंदरीने पाहता बंगालमधील जूट मजुरांपेक्षा व खान कामगारांपेक्षा कापडाच्या गिरणीतील मजुरांची स्थिती जरा बरी आहे छोट्या छोट्या कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांची स्थिती तर खरोखरीच अत्यंत निकृष्ट दर्जाची असते ज्योट व कापडगिरण्यांच्या लक्षाधीश मालकांचे भव्य प्रासाद आणि त्यांच्या सुखविलासाची प्रदर्शनी पाहावी आणि अर्धनग्न मजुरांच्या तबेल्याकडे दृष्टी टाकावी म्हणजे मनाला फारच उत्कृष्ट असा बोध होईल पण हे विरोध असावयाचेच असे मानून आपण वागत असल्यामुळे आपल्या अंतकरणावर अशा दृश्यांचा परिणाम घडत नाही हिंदी मजुरांचे नशे फुटक खरेच परंतु प्राप्तीच्या दृष्टीनं विचार केला, तर हिंदी शेतकऱ्यांपेक्षा त्यांची स्थिती बरी असत्क्याची एक सोय मात्र फार छान होत त्याला मुबलक ताजी हवा मिळत आणि मजुराप्रमाणे उकरण्यासारख्या घरात त्याला रहावी लागत नाही परंतु दारिद्र्यात असा अखंड बुडालेला आहे की गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे हवेशीर आपल्या खेड्याला सुद्धा तो उखरड्यांचे स्वरूप प्राप्त करून देतो सहकार्याच्या अथवा सामाजिक हितासाठी कराव्या लागणाऱ्या सामुदायिक प्रयत्नांच्या कल्पना देखील त्याच्या मनाला शिवत नाही त्याबद्दल त्याला दोष दक्षार सोपे काम आहे परंतु चोहणकडून गाजलेला व अव्याहत खडतश्रम करणारा असा बिचारा शेतकरी करील तरी काय तो जिवंततनी कसा राहतो याचेच मला आश्चर्य वाटते एकोणीसशे अठ्ठावीस एकोणतीस साली पंजाबमधील शेतकऱ्यांची दैनिक प्राप्ती सुमारे नऊ वाड्यांची होती असे सिद्ध झाले आहे ती एकोणीसशे साली तीन पैशांवर आली आणि हा पंजाबातील शेतकरी संयुक्त प्रांत बिहार आणि बंगाल या प्रांतामधील शेतकऱ्यांपेक्षा फार सुखी असे म्हणण्यात येते संयुक्त प्रांताच्या गोरखपूर वगैरे पूर्वेकडील जिल्ह्यात तर आर्थिक मंदीच्या अगोदर म्हणजे ऐन भरभराटीच्या काळात शेतावरील मजुराला रोज दोन आणे मिळत असत असल्या भयंकर परिस्थितीत भूतदळेच्या अथवा ग्राम स्थानिक प्रयत्नांनी सुधारणा घडवून आणू असं म्हणजे शेतकऱ्यांची व त्यांच्या दारिद्र्याची टवाळी करण्याप्रमाणे आह मग या कर्दमातून आपण बाहेर पडणार तरी कसे इतक्या हिनस्थितीस पोहोचलेल्या जनसमुदायाचा उद्धार करणे अवघड असले तरी मार्ग काढता येईल यात शंका नाही परंतु सद्यस्थितीत ज्यांना बदल नको आहे त्यांच्याकडून विरोध होत असतो हीच खरी अडचण आहे साम्राज्यशाहीचा सा अंमल चालू असे तोपर्यंत कोणताही बदल होणे शक्य वाटत नाही आगामी कालात हिंदुस्थान कोणता मार्ग स्वीकार समाजवाद आणि लष्करी भांडवलशाही या आधुनिक युगातील दोन प्रमुख प्रवृत्ती असून आदल्यामधल्या प्रवृत्ती व गट हळूहळू नामशेष होत चालल आह हिंदुस्तान राष्ट्रीय समाजवादाकड़ म्हणजे एक प्रकारच्या लष्करी भांडवलशाहीकड़ वळल असे भाकीकीत सर मालकम हि यांनी कलि नजीकच्या भविष्यकाळापुरत्यांच भाकीकीत कदाचित खरेही ठरवि हिंदुस्थानातील व विश्त बंगालमधील तरुण स्त्री पुरुषांमध लष्करी भांडवलशाहीच्या कल्पना उदित होत असल्याची चिन्ही स्पष्ट दिसत असून काँग्रस्तही त्यांच प्रतिबिंब दिसू लागल आहा पाशवी अत्याचाराशी लष्करी भांडवलशाहींचे दृढ सहचार्य असल्यामुळे काँग्रेसमधील अहिंसावादी जुन्या पुढाऱ्यांना लष्करी भांडवलशाहीचा थिटकारा वाटतो परंतु लष्करी भांडवलशाहीच्या मागे खासगी मालमत्तेचे संरक्षण करणाऱ्या व वरिष्ठ वर्गांचे हितसबंध नष्ट न करता ते नियंत्रित करणाऱ्या समन्वयी राज यंत्राच्या तत्वज्ञानाचा जो आभास निर्माण करण्यात येत असतो तो त्यांना मान्य होईल असे वाटते जुने ठेवणारा वनवे पचवणारा हा मार्ग सुरुवातीला मोठा आकर्षक दिसतो तो अनुसरने शक्य आहे की नाही ते आलाही दा लष्करी भांडवळीशाहीचा जोमदार पुरस्कार साहजिकच मध्यम वर्गातील तरुणांकडून होणार वस्तुस्थिती पाहिली तर असे दिसेल की मध्यमवर्गातील काही गटच क्रांतिकारक आहेत शेतकरी कामकरी वर्ग नव्हे अर्थात कारखाने वगैरेतून काम करणाऱ्या मजुरांमध्ये सुप्त असे क्रांती सामर्थ्य मध्यम वर्गापेक्षा अधिक असते ही गोष्ट राष्ट्रवादी मध्यम वर्गात लष्करी भांडवलशाहीची बीजी पेरण्यास सुपीक जमीन मिळेल परंतु जोपर्यंत येथे परराज्य आहे तोपर्यंत युरोपप्रमाणे लष्करी भांडवलशाहीचा फैलाव येथे होणे शक्य नाही कारण हिंदुस्थानातील लष्करी भांडवलशाहीला सुद्धा स्वातंत्र्यासाठी लढावे लागणारच तेव्हा तिला ब्रिटिश साम्राज्यशाहीशी सोयरीक जुळून चालावायचे नाही स्वातंत्र्यासाठी जनतेचे पाठबळत हस्तगत केलेच पाहिजे ब्रिटिश सत्ता पार जुगारून दिली तर मात्र वरिष्ठ मध्यमवर्ग भांडवलदार यांच्या सहाय्याच्या बळावर लष्करी भांडवलशाहीची वाढ झपाड्याने होणे शक्य दिसते पण ब्रिटिश सत्तेचा पाय येथून लवकरच निघेल असे लक्षण दिसत नाही शिवाय ब्रिटिश सरकारच्या जवळ दडपशाहीलानं समाजवादी कल्पनांचा प्रसारही इकडे होतच आहे हिंदुस्थानात कम्युनिस्ट पक्ष बेकायदेशीर ठरवण्यात आला असून कम्युनिस्टांविषयी सहानुभूती बाळगणाऱ्यांची व प्रगतीपर कार्यक्रमाचा पुरस्कार करणाऱ्या मजूर संघांचीही कम्युनिस्टांमध्ये गृहणा करण्यात येत असते लष्करी भांडवलशाही व समाजवाद या दोहोपैकी समाजवादालाच माझी पूर्ण सहानुभूती आहे माझ्या मनाचे धागे अध्यापी, अद्याप एकोणीसाव्या शतकात बरेचसे गुरफडलेले असून माझ्या मनावर बसलेला भूतदयात्मक प्रागतिक परंपरेचा ठसाई साप देऊन निघालेला नाही हे या पुस्तकावरून लक्षात येईलच ही मध्यमवर्गीय विचारसरणी सावलीप्रमाणे माझ्या मागोमाग जेथे तेथे येत असलेली पाहून अनेक समाजवाद्यांना मोठा उद्वेग वाटत असेल मला शब्दप्रमाणेचा तिटकरा आहे आणि काल मार्क्सच्या ग्रंथांना अपौरुषे श्रुतीप्रमाणे मानून आधुनिक कम्युनिस्टांप्रमाणे त्यांचे जटापाठ घनपाठ करावे व पाखंड्यांना निपटून काढावे हे धोरण मला पसंत नाही रशियातील अनेक गोष्टी व विशेषतः शांततेच्या काळात तिथे घडलेली अतिरिक्त हिंसा देखील मला गैरव्य वाटते तथापि कम्युनिस्ट तत्वज्ञानाकडे मात्र मी अधिकाधिकच आकर्षित होत चाललो आहे मार्क्सची काही विधाने चुकली असतील त्याचा मूल्य सिद्धांत बरोबर नसेल त्याबद्दल अधिकाऱ्यांनी बोलण्याची माझी लायकी नाही परंतु सामाजिक देहासंबंधीचे त्याचे सूक्ष्म व बिनचूक ज्ञान केवळ अलौकिक होते आणि सूक्ष्म ज्ञान त्याच्या शास्त्रीय हनुमान पद्धतीमुळे त्याला प्राप्त झाले असावे या मार्स प्रणित हनुमान पद्धतीची कसोटी गतेतिहासाला व चालू घडामोडींना लावली म्हणजे त्यांचे आकरण जितक्या उत्तम रीतीने होते तितके दुसऱ्या कोणत्याही पद्धतीचा अवलंब करून होणार नाही आणि याच कारणामुळे आजच्या जगात झालेल्या स्थित्यंतराचे मर्मग्राही व्हायला सूक्ष्म विवेचनात्मक असे पृथक्कर्ण फक्त मासवादी लेखकांच्या हातूनच झालेल्या ले अडवणी उत्तर कालातील सामाजिक प्रवाहांकडे मार्सचे लक्ष गेले नाही अथवा त्यांच्या क्षुद्र लेखण्यात त्याची चूक झाली हे सिद्ध करणे सोपे आहे मध्यमवर्गात क्रांतिकारक घटक निर्माण होतात हे आज ठळकपणे दिसत आहे परंतु शब्दप्रमाण्याचे उच्चाटन एका विशिष्ट दृष्टिकोनावर वतर्क पद्धतीवर भर आणि मनुष्यक्रमाकडे पाण्याची विशिष्ट दृष्टी या आम्हाला मासवादातील बहुमोल गोष्टी वाटतात मार्सने दाखवलेल्या मार्गाने गेले म्हणजे सध्याकालीन समाजाचे सम्यक सम्यकदर्शन घडून कार्याचा आणि या खोटीतून बाहेर नेऊन सोडणाऱ्या वाटेचा बोध होऊ लागतो त्याची कार्यपद्धती देखिल ठोकळी वजावं नाफेरवादी नाही परिस्थितीनुरुप बदलणारी अशी ती आहे निदान लेणींचे मत तरी तसे दिसते बदलत्या परिस्थितीला जुळून असा कार्यक्रम आखून लेणींनी आपल्या मताचे बिंतोड समर्थन करून दाखविले आहे एका विशिष्ट घटकेला विकासाच्या एका विशिष्ट इयत्तेपर्यंत पोहोचलेल्या प्रत्यक्ष परिस्थितीची तपशील वारछानांनी केल्याशिवाय चढाईची निश्चित साधने कोणती या प्रश्नाची अस्थिवा नास्ती पक्षी उत्तर देण्याचा प्रयत्न करण म्हणजे मास्वादाचा त्याग करण्याप्रमाणे आहे। कोणतीही गोष्ट निर्णयात्मक नाही परिस्थितीपासून आपण नेहमी बोध घेत असल पाहिजे अशी लेणींची वाक्य आह मासवाद्यांचा दृष्टिकोन अशा प्रकारे विशाल व सर्वंकष असल्याकारणाने खरा ज्ञाना समाजवादी सर्व समाजजीवन हाही अंशी एक देहात्मक आहे असे समजतो राजकारण म्हणजे संधी साधूपणाची तारीखवाद जंत्री अथवा मार घुडकण्यासाठी चाललेली अंधारातील धडपड असे तो मानत नाही ज्या कल्पनांसाठी व ध्येयासाठी तो झगडतो त्यांच्या योगाने त्याच्या धडपडीला व स्वार्थ त्यागाला काही अर्धपूर्णता प्राप्त होत असते मानवी भवितव्य सत्यसृष्टीत उतरवण्यासाठी ज्या प्रचंड फौजापुढे सरसावत आहेत त्यांच्यापैकीच आपण एक आहोत अशी भावना त्याच्या मनात प्रज्वलित होऊन इतिहासाच्या खांद्याशी खांदा मिडून आपण चाललो आहोत असा विश्वास त्याला वाटू लागतो सर्वच समाजवादी समाजाकडे अशा दृष्टीने पाहत असतील असं नव्हे समाज जीवनाचा एक ध्येयपणाची पुरेपूर कल्पना कदाचित एखाद्या लेणींलाच ग्रहण करता आल्यामुळे त्याचे कार्य इतके प्रभावी झाले असावे परंतु सामाजिक आंदोलनाचे तत्व ज्या ज्या समाजवाद्याला उंगमंगलेली आहे त्या त्या प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात तरी ही कल्पना आलेली असतेच पुष्काक्षीय कम्युनिस्टांबरोबर चर्चा करताना डोके शांत ठेवणे फार कठीण जाते दुसऱ्यांना दुखविण्याची एक विचित्र सवय त्यांना जडलेली आहे परंतु त्यांचे जीवन मोठे खडतर असून रशियाव्यतिरिक्त इतर देशात त्यांना अत्यंतिक अडचणींशी झगडाव लागत आह त्यांचे अलोट धैर्य व कडेचा स्वार्थ त्याग मला नौतुकास्पद वाटतो लक्षावधी अज्ञात लोक नानातर्च्या अनेक हालापेष्टा भोगत असतात तसेच कम्युनिस्ट देखील अत्यंत हालात दिवस घालवतात पण निर्दय आणि सर्व अशा दैवाची हिसारी करणी आहे असा आंधळा ठेवून ते हाल काढत नाही तर मानवी जीवनात इतिहास प्राप्त अशी दुःखी आहेत असून त आणि त्यांच्या वागण्यात एक प्रकारची उदासवाणी परंतु अभिजातपणाची छटा उमटलेली अडवण्यात रशियात चाललेल्या सामाजिक प्रयोगांना यश लाभो वा न लाभो मा अशा सिद्धांताचे गुणावगुण त्यावरुन ठरणार नाही रशियातील प्रयोग काही अस्मानी सुलतानी अथवा शत्रू सामुदायिक चढाईमुळे फसतील सुद्धा तसा फारसा संभव दिसत नसला तरी रशियातील प्रयोग अयशस्वी होतील अशी कल्पना करणे शक्य आहे परंतु रशियाचे प्रयोग फसले तरी रशियात झालखा प्रचंड सामाजिक उलता पालतींचे महत्व कमी व्हायचे नाही तिथे घडलेल्या अनेक गोष्टी माझ्या स्वभावाला मुळीच परवडत नाही तरी देखील तेथील सामाजिक प्रयोगांनी जगाला आशेचा सर्वश्रेष्ठ असा मार्ग दाखवून दिला आहे असं मात्र मला वाटत मला भीती वाटत ही एवढीच की हिंसखीच्या व दडपशाईच्या अतिरिकामुळे हो रशियात अशी एक प्रथा रूढ होऊन राहिली की जी बुजता बुजणार नाही तथापि आपल्या हातून झालख्खा प्रमादापासून योग्य तो बोध घ्याची तयारी रशियाच्या भाग्यविद्यात्यांनी ठिकाणी आह ही गोष्ट त्यांच्या गुणाचीच निदर्शक होती चुकीचे धोरण ते मागे घेतात आणि पुन्हा नवी उभारणी करतात धियाचा नंदादीप त्यांचा हाती सतत पाजळलेला असतो कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय मंडळामार्फत इतर देशात चालवलेल्या कार्याची मात्र वाताहत झालेली आहे पण सध्या ते उद्योग त्यांनी आखडते घेतलेले दिसतात हिंदुस्थानकडे पाहिले तर समाजवाद बहुत दूर आहे असे वाटते बाह्य परिस्थितीच्या दडपणाने इतिहासाला झपाट्याने पुढे ढकलले तर गोष्टनिराळी सध्या आपल्याला दोन हात करावायचे आहेत ते समाजवादाशी नव्हे तर जातीवादाशी हिंदुस्थानातील जातीयदृष्टी अगदीच अंध आहे कर्तृत्ववंतांचे सारे कर्तृत्व या चौली पावली एवढ्या क्षुद्र गोष्टीत कारस्थानात आणि डावपेचा संपून नाते व ते एकमेकांवर मात करण्यात गुंतलेले असतात जग सुधारावे उजळावे असे त्यांच्यापैकी फारच थोड्यांना वाटत असेल पण कदाचित हे ढग वळवायचे ठरून लवकरच बांगून जातील या जातीय अंधारातून काँग्रेसमुक्त राहिलि आहे परंतु तिचा दृष्टीकोन देखील कनिष्ठ मध्यमवर्गीय असून जातीय व इतर दुःखाच्या परिहाराचे उपाय शोधताना तो दृष्टीकोन कायमच राहतो पण तशी दृष्टी ठ्वून काँग्रेसला यश ये येणार नाही कनिष्ठ मध्यमवर्गाची ती प्रतिनिधी मंडली आहे कारण आज तोच वर्ग चळवळ आणि क्रांतिकारक असा आहे परंतु दिसतो तितका तो वर्ग प्रबळ नाही दोन बगलांकडून दोन शक्तींचे जोराच दडपण त्याच्यावर पडत आहा बलाड्ड्य असून दुसरी या घटकीला कमकुवत असली तरी तिचे बळ झपाट्यानिवाढत कनिष्ठ मध्यम जीवनात ही मोठी आणीबाणीची वेळ येऊन ठेवलेली असून भविष्यकाळात या वर्गाचे पाऊल कसे पडेल ते सांगता येणार नाही राष्ट्रीय स्वतंत्र मिळवण्याचे इतिहासदत्त कर्तव्य पार पाडल्याशिवाय बलाढ्य अशा वरिष्ठ वर्गाला जाऊन मिळणेसुद्धा त्याला शक्य होणार नाही परंतु असे घडून येणाऱ्या अगोदरच सध्या कम ताकद दिसणारा दुसरा वर्ग शक्तीसंपन्न बनून तो कनिष्ठ मध्यम आपल्या मार्गाकडे वळवी अथवा त्याला उसकुनी लावील परंतु राष्ट्रीय स्वतंत्राचा प्रश्न जोपर्यंत बऱ्याच प्रमाणात सुटला नाही तोपर्यंत काँग्रेसचे वर्चस्व हिंदी राष्ट्रांना कायमच राहणार कोणत्याही प्रकारच्या हिंसामय कार्यक्रमाचा विचारच आपल्यास कर्तव्य नाही कारण तो कार्यक्रम अनिष्ट व निष्फळ ठर तुरळक व फुटकळ अशी हिंसाकर्मी अद्याप घडत असली तरी या कार्यपद्धतीचे वैफल्य लोकांच्या लक्षात येऊन चुकले आहे असं मला वाटत हिंस मार्ग स्वीकारला तर हिंसा आणि प्रतिहिंसा यांच्या गुंतळ्यात सापडून त्यातून बाहेर पडता पडता आपली दमछाट होईल कोणी म्हणतात की आपसात करून आपण एकजूट करावे हावी आपल्या काव्यशक्तीचा उपयोग करून श्रीमती सरोजिनी नायडू एकजूटीची जबदारी करीत असतात स्वतः कवयित्री असल्यामुळे संवाद आणि सुसंगती यांचा आग्रहाणी पुरस्कार करण्याचा त्यांना अधिकारच आहे एकजूट किवा इष्टच आहे मात्र त्यात खरी जुट असावी पण या शब्दाची फोड करू लागले म्हणजे असे निष्पन्न होते की मूढभर पुढाऱ्यात समेट घडावा एवढेच या शब्दाचा आग्रह धरणाऱ्यांना हवे आहे असली एकजूट झाल्यावर सर्वात अधिक नेमस्त व फाजील दक्ष असतील ते ठरवतील ते ध्येय व म्हणतील ती चाल असा प्रकार घडतो पुष्कळ पुढाऱ्यांना कसल्याही प्रकारची हालचाल सोचत नाही ही गोष्ट तर सुवेख्यातच आहे तेव्हा एकजूटीचा परिणाम असा घडेल की मेंढ्यांच्या पुजक्याप्रमाणे सर्व गट बसल्या जागी आळून राहतील अथवा मनगटाशी मनगट जुळवून मोरा वजी सर्वजण मागार घेण्यात मात्र एकजूट दाखवतील दुसऱ्या लोकांशी आम्ही सहकार्य करणार नाही अथवा त्यांच्याशी समेट करणार नाही असे म्हणणे अर्थातच वडेपणाचे होईल जीवनाचे व राजकारणाचे मार्ग इतके सरधोपट नसतात त्यांची विलक्षण गल्ल झालेले आढळते लेनिन एवढा करोल क्रांतिकारक पण त्यांनी असे म्हटले आहे की समेट न करता जरा देखिल मार्ग न सोडता पुढे जाऊ असे म्हणणे हे क्रांतिकारक वर्गाला शोभेचे धोरण नसून तो बुद्धीचा उथळपणा आहे राजकारणात तडजोडी या वायाच्याच त्यांची खंत बाळगण्याचे कारण नाही परंतु आपण समेट केला अथवा न केला तरी प्रधान गोष्टींना नेहमीच प्रथम स्थान आणि गौण गोष्टींना त्यांच्यापेक्षा अधिक महत्व प्राप्त होणार नाही याबद्दल मात्र विशेष दक्षता राखली पाहिजे आपली तत्वे व आपले ध्येय ठाम असेल तर तात्पुरता समटाने काही बिघडवायचे नाही परंतु आपल्या दुर्बळ देशबांधवांची मते दुखवू नयेत म्हणून आपण आपल्या तत्वापासून आणि ध्येयापासून च्यूत झालो तर मात्र धोका उत्पन्न होतो आणि लोकांना दुखवण्यापेक्षा लोकांची दिशाभूल करणे हि अत्यंत निंदास्पद कर्म असून चालू प्रसंगाविषयीचे माझे लिहिणे थोडेसे संदिग्ध व थोडेसे पुस्तकी थाटाचे आहे व तटस्थ माणसाची भूमिका स्वीकारण्याचा मी प्रयत्न करीत आहे पण प्रत्यक्ष कार्याचे शिंग वाजले की मला तटस्थ रहाता येत नाही पुरेसे कारण नसले तरी सुद्धा कोणत्याही कार्यात बेधडक उडी टाकतो असे माझ्याविषयी लोक अनेकदा बोलत असतात त्यापुढे मी कोणता मार्ग करावा, माझ्या देश बांधवांना मी कोणता मार्ग सुचवला सार्वजनिक कामामध्ये लुडबुड करणाऱ्या माणसाच्या अंगी जो एक सावधपणा येत असतो त्याचा लगाम बसल्यामुळेच या घटकेला कोणतेही मत ठामपणे देण्याचे मी टाळत आहे पण सत्य बोलावायचे तर या प्रश्नांची उत्तरे खरोखरीच देता येणार नाहीत व ती उत्तरे शोधून काढण्याचा प्रयत्नही मी केलेला नाही या घटकेला कोणतेही कार्यकर्ता शक्य नाही मग वृथाशीन तरी घ्या का नाही म्हटले तरी विचार विचारचक्र भ्रमत राहतेच पण ते अपरिहार्य आहे तुरुंगात असेपर्यंत तरी ताबडतोब कोणता कार्यानं हाती घ्यावा यासंबंधी विवंचना करून डोके शिनवू नये अशी दक्षा मी बाळगत असतो तुरुंगात असले म्हणजे सवळीपासून आपण फार दूर आहोत असे म्हणाला वाटते कराजी लगाम आपल्या हाती येण्याऐवजी परिस्थितीचे खोगीरच आपल्या पाठीवर चढते व काहीतरी घडेल का काहीतरी होईल का अशी मार्ग प्रतीक्षा करीत बसावे लागते हिंदुस्थानातल्या व जगातल्या राजकीय व सामाजिक प्रश्नांबद्दल मी मारे लिहितो आहे परंतु माझे घर बनलेल्या या तुरुंगरुपी स्वयंपूर्ण अशा चिमुकल्या जगाला त्याची थोडीतरी दखल आहे का कैद्यांचे सारे लक्ष एका गोष्टीवर खेळलेले असते ती म्हणजे स्वतःच्या सुटकेची तारीख नयनीच्या व आलमोरा तुरुंगात अनेक कैदी माझ्याकडे येऊन जुगली विषयी मोठ्या आधीरतेने विचारपूस करीत असतात प्रथम मला त्या शब्दाचा अर्थच कळणार पण नंतर मला समजले की जुगली म्हणजे जुबली बादशाहच्या रौट जुबली संबंधी बातम्या येत होत्या म्हणून ही विचारपूस सुरु होती जुबली म्हणजे काही कैद्यांची सुटका निदान पक्षी बऱ्याचशा शिक्षेची माफी एवढाचा अर्थ त्यांना परंपरेने ठाऊक झाला होता त्यामुळे प्रत्येक कैदी व विशेषतः लांब शिक्षेचे कैदी जुगलीची मोठ्या उत्सुकतेन वाट पाहत असतात राज्यघटना पार्लमेंटचे कायदे अथवा समाजवाद यांच्यापेक्षा त्या विचारांना जुगली कितीतरी अधिक महत्वाची वाटत असत